अध्याय पाचवा भगवंतांच्या यशकीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र सूत म्हणाले त्यानंतर आरामात बसलेल्या हातात विणा परम यशस्वी देवर्षी नारदांनी हास्यमुद्रेने आपल्या जवळ बसलेल्या ब्रम्हर्षी व्यासांना विचारले हे व्यासमहर्षे आपले शरीर आणि मन दोन्ही आपण केलेला कर्माने आणि चिंतनाने संतुष्ट आहे ना आपली मनिषा निश्चितच पूर्ण झाली असेल कारण आपण ही जी महाभारताची रचना केलेली आहे ती अत्यंत अद्भूत अशी आहे ती रचना धर्म आदी सर्व पुरुषार्थांनी परिपूर्ण आहे सनातन ब्रह्मतत्वाचे आपण पुष्कळ चिंतन केलेले आहे आणि ते जाणलेही आहे असे असतानाही हे प्रभू आपण कृतार्थ न झाल्याने पुरुषाप्रमाणे शोक का बरी करीत आहात व्यास म्हणाले आपण माझ्याबद्दल म्हणाला ते सर्व खरे आहे असे असूनही माझ्या मनाला समाधान नाही याचे कारण समजत नाही आपले ज्ञान आघात आहे आपण साक्षात ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहात म्हणून मी आपणालाच याचं कारण विचारित आहे आपण सर्व गुप्तरहस्य जाणता आपण ज्या पुराण पुरुषाची उपासना केलेली आहे की जी प्रकृती आणि पुरुष अशा दोन्हीचा स्वामी आहे स्वत निस्संग राहूनही केवळ आपल्या संकल्पाने गुणांच्या द्वारे या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करीत राहतो आपण सूर्याप्रमाणे तिन्ही लोकांत भ्रमण करता आणि प्राणवायूसारखे सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी आहात मी नियम पालनांच्या द्वारा परब्रम्ह आणि शब्द ब्रह्म या दोन्हीचीही पूर्णपणे प्राप्ती करून घेतली असताही माझ्यामध्ये जी उणीव आहे ती आपण मला सांगावी श्री नारद म्हणाले आपण ढोला भगवंतांच्या निर्मल यशाचे गुणगान केलेले नाही मला वाटते की ज्यामुळे भगवंत संतुष्ट होत नाही असे शास्त्र किंवा ज्ञान अपूर्ण आहे भूमिवर्य आपण धर्म आदी पुरुषार्थांचे जसे निरूपण केलेले आहे तसे भगवान श्रीकृष्णांच्या महिम्याचे निरूपण केलेले नाही जा ज्या रसभावालकारानी युक्त अशाही वाणीने जगताला पवित्र करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे वर्णन केलेले नाही तर अशी वाणी म्हणजे कावळ्यांसाठी ज्या ठिकाणी उष्टे पदार्थ फेकून दिले जातात तशी अपवित्र मानली जाते मानस सरोवरात विहार करणाऱ्या हंसांप्रमाणे ब्रह्मधामात रममाण होणारे भगवत चरणांचे आश्रित परमहंस अशा रचनेचा ठिकाणी रममान होत नाही याउलट जी रचना दूषित शब्दांनी भरलेली आहे परंतु जीचा प्रत्येक श्लोक भगवंतांच्या सुयशसूचक नामांनी भरलेला आहे तीच वाणी लोकांच्या सर्व पापांचा नाश करते करण सत्पुरुष अशाच वाणीचे श्रवण गायन आणि कीर्तन करतात मोक्षप्राप्तीचे साक्षात साधन असलेले निर्मल ज्ञान भगवत विरहित असेल तर ते तितकेसे शोभत नाही तर मग जे साधन आणि सिद्धी अशा दोन्ही अवस्थेत नेहमी अमंगल असते ते काम्य कर्म आणि जे भगवंताला अर्पण केलेले नाही असे अहेतुक देखिल कर्म तरी कसे बरे शोभेल हो व्यासमहर्षे आपली दृष्टी अचूक असून कीर्ती पवित्र आहे आपण सत्यव्रती आणि दृढव्रती आहात असे असल्याने आपण समाधीच्या योगाने संपूर्ण जीव मात्रांना बंधमुक्त करण्यासाठी अचिंत्य शक्ती भगवंतांच्या लीलांचे स्मरण करा जो मनुष्य भगवंतांच्या लीलांव्यतिरिक्त दुसरे काही सांगण्याची इच्छा करतो तो भेदबुद्धी मनुष्य त्या इच्छेने निर्माण केलेल्या सापडतो जसे झंझावाताने डगमगणारी नाव अखंड हेलकावे खाते त्याप्रमाणे अशा माणसांची चंचल बुद्धी कुठे स्थिर होत नाही संसारी लोक स्वभावतात विषयात गुंतलेले आहेत धर्माच्या नामावर निंदनीय अशी सकाम कर्मी करण्याची आज्ञा आपणच त्यांना केलेली आहे हे सर्व उलटेच झाले कारण सामान्य लोक निंदनीय कर्मालाच मुख्य धर्म समजून अशा धर्माचा निषेध करणाऱ्यांचे म्हणणे ऐकत नाही भगवंतांचे गुण अनंत आहे कोणी विचारवंत ज्ञानी पुरुषच संसारातून निवृत्त होऊन भगवंतांच्या स्वरूपभूत परमानंदाचा अनुभव घेऊ शकतो म्हणून ज्यांचा परमार्थाकडे ओढा नाही आणि जे गुणांमुळे डळमळीत झालेले आहेत त्यांच्या कल्याणासाठी आपण भगवंतांच्या लीलांचे वर्णन करावे जो मनुष्य आपल्या धर्माचा त्याग करून भगवतचलनाची सेवा करतो परंतु सिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच जर त्याचे भजन पूजन सुटले ते त्याचे काही अमंगल होते का परंतु दुसरा कोणी भगवंतांचे भजन न करता केवळ स्वधर्माचे पालन करतो त्याला कोणता बरे लाभ होतो अशाच वस्तूंच्या प्राप्तीसाठी बुद्धिमान मनुष्याने प्रयत्न केले पाहिजेत की जी वस्तू मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व उच्च नीच योनित केलेल्या कर्मांचे फलस्वरूप म्हणून प्राप्त होत नाही अचिंत्यगती काळाच्या नियमानुसार दुःखाप्रमाणेच विषय सुख सर्वांना स्वभावतास प्राप्त होते हे म्हणे जो भगवान श्रीकृष्णांच्या चरणाचा सेवक आहे तो भगवतजन न करणाऱ्या पण धर्मकर्म करणाऱ्या मनुष्यांप्रमाणे दैववशात काही पापकर्म झाले तरी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाही तो सेवक भगवत चरणांच्या आलिंगनाचे स्मरण झाल्यावर त्यापासून परावृत्त होऊ इच्छित नाही कारण त्याला भगवत रसाची गोडी लागलेली असते ज्यांच्यापासून या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय होतो ते भगवंतच या विश्वाच्या रूपाने आहेत असे असूनही ते त्यापासून वेगळे आहे ही गोष्ट आपण जाणत आहातच तरी सुद्धा मी या करून की आठव कर दृष्टि अचूक अपन समझ पुरुषोत्तम भगवंता कलावतार आजन्म जगता कल्याण जन्म घर भगवंता लीला वर्णन करावे विद्वाच्अे कि मनुष्या ने केप वेदाध्ययन यज्ञाचे अनुष्ठान स्वाध्याय ज्ञान आणि दान यांचा एकमेव उद्देश हाच आहे की पुण्य कीर्ती श्रीकृष्णांचे गुण आणि दीना यांचे वर्णन केले जावे मागील कल्पातील माझ्या पूर्वजन्मी मी एका वेदसंपन्न ब्राह्मणांच्या दासीचा मुलगा होतो एका पावसाळ्यात काही योगीजन तिथे चातुर्मास व्यतीत करीत होते लहानपणीच मला त्यांची सेवा करण्यास सांगितली मी जरी लहान होतो तरी पण कोणत्याही प्रकारचा खोड्या करीत नसे इंद्रिये माझ्या आधीन होती खेळण्या बागडण्यापासून मी दूर होतो आणि त्यांच्या आज्ञेनुसार त्यांची सेवा करीत असे मी फार कमी बोलत होतो माझे हे चांगले वर्तन पाहून समदर्शी असूनही त्या योग्यांनी माझ्यावर अनुग्रह केला त्यांची परवांगी परी उरलेले अन्न मी दिवसातून एक खा सर्व पापे नहीं अच्छी सेवा तर्था करता करता हृदय शुद्ध जाले। ते लोग जे भजन पूजन करीत मोड़ी वाटू लग्या सत्संगानपरायण महत्म्रह मी दर रहा श्रीकृष्णांच्या मनोहर कथा ऐकू लागलो श्रद्धापूर्वक एक एक कथा ऐकत गेल्याने महामनी जर जशी मला भगवंतांच्या विषयी ओढ वाटू लागली तस तशी त्यांच्या ठिकाणी माझी बुद्धी स्थिर झाली या स्थिर बुद्धीमुळे या संपूर्ण कार्यकारण रूप जगतातला असूनही मी माझ्या परब्रम्ह स्वरूप आत्म्यामध्ये ही माया आहे अशी कल्पना करू लागली अशा प्रकारे वर्षा आणि शरद या दोन ऋतूकालात ते महात्मे दिवसातून तीनही श्री श्रीहरींच्या मंगलमय यशाचे संकीर्तन करीत असत आणि मी ते प्रेमघराने ऐकत असे त्यामुळे चित्तातील रजोगुण आणि तमोगुण नाहीशी करणारी भक्ती माझ्या हृदयात उदय पाऊ लागली मी प्रेम आणि विनम्र होतो त्यांच्या सेवेने माझे पाप नाहीसे झाले माझ्या हृदयात श्रद्धा होती मी इंद्रियांचा संयम केला होता तसे मी त्यांचा अज्ञाधारक होतो ज्या गुह्यतम ज्ञानाचा उपदेश स्वत भगवंतांनी आपल्या मुखाने केलेला होता ते ज्ञान त्या दीनवत्सल महात्म्यांनी कृपाळू होऊन तेथून जातेवेळी मला दिले त्या उपदेशामुळेच या जगताचे निर्माते भगवान श्रीकृष्ण यांच्या मायेच्या त्या प्रभावाला मी जाणू शकलो जी जाणल्याने भगवंतांच्या परमपदाची प्राप्ती होते हे ब्रम्हन पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनाच सर्व कर्मे समर्पित करणे हेच संसारातील त्रिविध तापांवर एकमात्र औषध आहे हे मी आपण सांगितले प्राण्यांना ज्या पदार्थांच्या सेवनामुळे एखादा रोग होतो त्याच पदार्थाची चिकित्सा करून त्याचा प्रयोग केल्यावर तो रोग नाहीसा होणार नाही काय त्याप्रमाणेच जरी मनुष्याची सर्व कर्मे त्याला जन्ममृत्युरूप संसार चक्रात अडकवितात तरीसुद्धा जर ती कर्मे भगवंतांना समर्पण केली तर त्यांचे कर्मपणच नष्ट होतील या लोकी जे शास्त्रविहित कर्म भगवंतांच्या प्रसन्नासाठी केले जाते त्यापासूनच पराभक्तियुक्त ध्यानाची प्राप्ती होते त्या भगवत प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या कर्मार्गावर भगवंतांच्या आज्ञेनुसार आचरण करीत लोक वारंवार भगवंतांचे गुण आणि नामांचे कीर्तन करीत त्यांचे स्मरण करतात प्रभू भगवान श्री वासुदेवांना माझा नमस्कार असो आम्ही आपले ध्यान करतो प्रद्युम्न अनिरुद्ध आणि संकर्षण यांनाही नमस्कार असो या प्रकारे जो पुरुष भगवंतांच्या मूर्तींच्या नामद्वारा मंत्रांखेरीज वेगळी मूर्ती नसलेल्या मंत्रमूर्ती भगवान यज्ञपुरुषाचे पूजन करतो त्याचेच ज्ञान पूर्ण आणि यथार्थ आहे ब्रम्हर्षी मी जेव्हा भगवंतांच्या आज्ञेचे या प्रकारे पालन केले तेव्हा हे जाणून भगवान श्रीकृष्णांनी मला आत्मज्ञान ऐश्वर आणि आपली भक्ती प्रदान केली आपण पूर्ण ज्ञानी आहात आपण भगवंतांच्या कीर्तीचे वर्णन करा त्यामुळे मोठमोठ्या ज्ञानी लोकांची जिज्ञासाही पूर्ण होईल जे लोक संसार दुःखामुळे वारंवार व्यथित होत आहेत दुखा दुखाची निवृत्ति ही या हो दूसरा को उपाय नाही। अध्याय पांचवा सम